स्कंद नववा अध्याय बेचाळीसावा महालक्ष्मीचे पूजा प्रकार नारद म्हणाले हे प्रभु लक्ष्मीचे आख्यान मी श्रवण केले आता तिची पूजा आणि ध्यान कसे करायचे ते सांगा श्री नारायण म्हणाले इंद्राने तीर्था स्नान केले धूतवस्त्रे परिधान केली क्षीरोद समुद्रात घट स्थापन करून सहा देवांची पूजा केली गणेश सूर्य अग्नी विष्णू शिव आणि पार्वती यांची गंध पुष्प यांनी पूजा केल्यावर ब्रह्मदेवाने पूजन केले मुनी ब्राह्मण गुरु हरी देव शंकर हे शुभासनावर बसले युक्त पारिजात पुष्पाने महालक्ष्मीचे पूजन केले तेव्हा हरिने ब्रह्मदेवास सामवेदोक्त ध्यान सांगितले तेच आता मी सांगतो हजार पाकळ्यांच्या कमलातील कर्णिकेत राहणारी शरदातील कोटी चंद्राप्रमाणे प्रभा असलेली सुखावह मनोहर तप्त सुवर्णासारखी कांती असलेली सती रत्नविभूषित वस्त्र परिधान केलेली हसतमुख रसन्न, सर्व संपत्तीदायी अशा लक्ष्मीची मी भक्ती करतो अशी त्याने तिची सोळा उपचारांनी पूजा केली तिला उत्तमोत्तम वस्तू अर्पण केल्या विश्वकर्म्याने तयार केलेले रत्नसार तिला दिले त्याचप्रमाणे पवित्र आसन तिला अर्पण केले उत्तमोत्तम अर्धे दिले सुगंधित तेले अर्पण केली रत्नांचे करभूषण दिले धूपदीपयुक्त पवित्र द्रव्य चंदन तिला अर्पण केले विविध रसात्मक नैवेद्य तिला दिला स्वादिष्ट अन्न तूप वगैरे तिची पूजा केली सुरभीचे उत्तम दूध गुळ रव्याचे मधूर लाडू वगैरेंचा नैवेद्य दिला आणि हे देवी हे सर्व तू ग्रहण कर असे सांगून तिला तांबूल दिला हे देवी जीवन रूप उदय देह देहसौंदर्याचे कारण प्रिय पुष्प, मंगल आणि सुवासिक धातु तू ग्रहण कर हे कृष्णकांते रम्य आसन घेऊन तू पुष्पे आणि चंदन चर्चून भूषण आणि विभूषित शय्या ग्रहण कर असे म्हणून त्याने मूल मंत्राचा विधीपूर्वक दहा लक्ष जप केला तेव्हा मंत्राची सिद्धी झाली लक्ष्मी माया काम वाणी यांचे बीज आणि चतुर्थ्यात कमलवासिनी हा शब्द स्वाहा या शब्दाने झाला म्हणजे तो प्रसिद्ध आणि श्रेष्ठ असा मंत्र होतो या मंत्रामुळेच कुबेराला ऐश्वर प्राप्त झाले दक्ष सावरणी मनु हेही मंत्रामुळे श्रेष्ठ राजे झाले प्रियव्रत उत्तानपाद केदार हे सुद्धा राज्यपदी विराजमान झाले लक्ष्मीने इंद्रास दर्शन दिले तेव्हा रत्नमय विमानात बसलेली होती ती सर्वरूप रूप संपन्न आणि रत्नानी विभूषित होती त्या ते पाहून इंद्रस्तो म्हणाला कमलामध्ये वास करणारी नमस्कार असो नारायणाची शक्ती कृष्णाची प्रिया अशा महालक्ष्मीस वारंवार नमस्कार असो कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेली कमलमुखी अशा देवीला मी नमस्कार करतो कमलासन असलेल्या विष्णू शक्ती पद्मिनीस नमस्कार असो हरी हरिभक्तीदा हर्ष देणारी कृष्णाच्या वक्षस्थली असलेली चंद्रशोभारू संपत्तीची अधिष्ठात्री अशा देवतेस वंदन असो वृद्धीरूप वैकुंठात महालक्ष्मी क्षीरसागरात लक्ष्मी इंद्रगृहात स्वर्गलक्ष्मी नृपाच्या घरी राजलक्ष्मी ग्रहस्थाच्या घरी गृहलक्ष्मी अशा त्या महादेवीस नमस्कार असो हे देवी तूच देवमाता असून तूच सर्वाधार वसुंधरा आहेस तूच शुभशारदा असून तूच जीवनमुक्ती आहेस तू सर्वांचे कारण रूप असून बालकांना स्तनपान देणारी माता आहेस तुझ्या वासून प्राणी जिवंत राहत नाही हे अंबिके तूच सुप्रसन्न आहेस तुझ्या वासून पुरुष दरिद्री होतो ज्ञान धर्म सौभाग्य प्रभाव प्रताप जय पराक्रम सर्व ऐश्वर मला दे असे म्हणून शास्रूज्ञानाने इंद्राने नतमस्त खोवून तिचे स्तवन केले तेव्हा ती लक्ष्मी संतुष्ट झाली तिने देवांना सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले हे पुण्यकारक स्तोत्र जो पठन करतो तो महाराजाधिराज होतो या सिद्धीस्तोत्राचे एक महिना पठण केल्यास तो अत्यंत सुखी आणि राजा होतो अध्याय बेचाळीसावा समाप्त